स्कंद सहवा, अध्याय पाचवा देवीचा देवांना वर त्या चिंताग्रस्त देवांना पाहून तो माधव म्हणाला देव हो जे बरे वाईट कारण असेल ते सत्वर निवेदन करा मी त्याचे निवारण करीन देव म्हणाले हे प्रभू तुला अनाकलनीय असे त्रैलोक्यात काय आहे तू सर्व जाणतोस तू आमच्यासाठी बळीला बांधलेस इंद्राला केलेस वामन रूपाने त्रैलोक्य जिंकलेस आमच्या संरक्षणासाठी तू दैत्यवध करून अमृत मिळवलेस तूच देवांची संकटे निवारतोस विष्णू म्हणाले सुरश्रेष्ठ हो तुम्ही भय सोडा मृत्रासुराच्या वधाचे कारण मला माहीत आहे बुद्धी बल वा कपट अशा कोणत्याही मार्गाने मला तुमचे हित करावयाचं आहे ब्रह्मदेवाच्या वरामुळे तू अजय झाला आहे आता हा साम किंवा कपट याशिवाय बदला जाणार नाही तेव्हा हे देवानो गंधर्वानो तुम्ही सर्वजण मृत्राकडे जा त्याला सामयोगाने तुम्हाला जिंकता येईल शफता करून विश्वास निर्माण करून मैत्री संपादन करून तुम्ही बलिष्ट शत्रूचा नाश करा मी दिसणार नाही पण पहा कारणाशिवाय त्याला मृत्यू येणार नाही तेव्हा तुम्ही कपटाचे अवलंबन करा विश्वासात आल्यावर इंद्र शत्रूचा नाश करेल कपटा वाचून तो वधला जाणार नाही तसेच प्रेममय स्तोत्रे गाऊन तुम्ही त्या भगवतीला शरण जा ती योगमाया देवांना सहाय्य करण्यास तत्पर आहे म्हणून हे इंद्रा तू तिची आराधना कर ती महामाया मोहिनी त्या वृत्राला मोहित करील आपले कार्य सिद्ध होईल असे भगवान विष्णूने सांगितल्यावर सर्व देव मेरू पर्वतावर गेले एकांत स्थल पाहून त्यांनी ध्यान आणि तप करण्यास प्रारंभ केला नंतर त्या देवीचे स्तवन केले देव म्हणाले हे देवी तू दिनांचे दुःख नाहीसे करतेस सांप्रत वृत्रासराच्या त्रासामुळे आम्ही तुला शरण आलो आहोत हे देवी तू आमचे रक्षण कर तू सर्वज्ञ असताना पुत्र तुल्य आमची उपेक्षा का करतेस तू या त्रैलोक्याला आम्हालाही निर्माण करतेस सर्व देव केवळ नेत्रगटाक्षाने विहार करतात माता आपल्या अपराधी पुत्रांनाही संकटप्रसंगी दूर करीत नाही हे दयानिधे आम्ही निरपराधी देव मग आमचे रक्षण तू का करीत नाहीस तुझ्या चरणसेवेमुळेच आम्हाला महत्व प्राप्त झाले आहे हे जननी आम्ही ऐश्वर्यात निमग्न झालो मोहामुळे आम्हाला तुझे विस्मरण झाले पण तू आमच्यावर दया कर हे जननी आजपर्यंत कित्येक बलाढ्य दानवांचा तू आमच्या रक्षणासाठी रणात वध केला असे असताना त्या वृत्राचा वध तू का करीत नाहीस त्या बढ्य शुंभ निशुंभांना तू पूर्वी पूर्वीधलेस या वृत्राचा रक्षण कर आमचे दुःख नाश करणारा तुझ्या शिवाय कोणीही नाही हे भवानी तुला वृत्राबद्दल दया वाटत असेल पण त्या जगाला दुःख देणाऱ्या दुष्टाचा तू वध कर आपल्या पवित्र बाणाने तू त्याचा उद्धार कर हे दयाळू माते देवांच्या शत्रूना तू तु तुझ्या पवित्र बाणाने स्वर्गात पाठवलेस ते नरकाच्या भीती पासून मुक्त झाले तो दुष्टवृत्रावा नाहीतर त्याने जननी तुला अवश्य असलेले सर्व पूजा साहित्य तूच निर्मिलेस तेव्हा तुझी पूजा कशाने करावी शिवाय आम्ही तुझेच अंश आहोत म्हणून इतर विधी न करता आम्ही तुझ्या चरणाजवळ लीन आहोत तुझे चरण कमल म्हणजे भवसागर तरुण जाण्याची नौकाच होय सर्व वेदवेते तुझे स्मरण करतात तूच देवांना तृप्त करणारी स्वाहा असून पितृगण आणि मेधा कांती शांती बुद्धी सर्व काही तूच आहेस तूच तुझ्या भक्तांना सर्व वैभव उत्पन्न करून देतेस अशा रीतीने देवाने स्तवन केल्यावर देवी प्रकट झाली ती सडसडीत बांध्याची सर्व अलंकार मंडी फाश अंकुश वरमुद्रा धारण केलेली अशी सौंदर्य संपन्न देवी होती तिच्या कमरपट्ट्यातील घागऱ्यांचा मंजूळ आवाज येत होता रत्न जडीत मुकुटावर चंद्रकला शोभत होती पारिजात पुष्पाप्रमाणे तिची कांती होती रक्तवस्त्र तिने परिधान केले होते तिने चंदनाची उटी लावली होती ती शृंगार वेषाने पूर्ण असून प्रसाद देण्यास तत्पर दिसत होती ती सर्वज्ञ सर्व करती अशी सचितानंद रुपिणी होती ती समोर दिसताच देवानी वंदन केले ती म्हणाली आता तुमचे कोणते कार्य आहे ते सांगा देव म्हणाले आम्हाला पिढा देत असलेल्या वृत्राला मोहित करून त्याचा देवांवर विश्वास बसेल असे कर तसेच शत्रूचा वध करण्याची शक्ती तू आमच्या आयुधात उत्पन्न कर त्यावर देवी म्हणाली ठीक तर असे आश्वासन देऊन देवी तेथेच गुप्त झाली देव ही संतुष्ट मनाने स्वस्थानी निघून गेले अध्याय पाचवा समाप्त